श्रीदेवी भगवत स्कंद दहाव्वा श्री गणेशायन महा श्री महादेव्यैन महा श्री गणपतीला नमस्कार असो श्री महादेवीला नमस्कार असो स्कंध दहाव्वा अध्याय पहिला मनुची तपश्चर्या नारद म्हणाले हे नारायणा ती देवी प्रत्येक मन्वंतरात कोणत्या स्वरूपात जगाचा आकार प्रादुर्भूत करते इह लोकी तिचे पूजन आणि स्तुती कोणी केली ते सुखावह चरित्र मला सांगा श्री नारायण म्हणाले हे ब्रह्मर्षी आता ते पापनाशक चरित्र मी तुला सांगतो विष्णूच्या नाभी कमलापासून पितामह प्रकट झाला नंतर त्याने स्वयंभू मनूला निर्माण केले नंतर ब्रह्मदेवाने शतरूपाला उत्पन्न केले मनून एक क्षीरसागराच्या काठी देवीची आराधना केली त्याने देवीची मृण्मय मूर्ती स्थापून तिची सेवा केली त्याने एकांतात वाघभो मंत्राचा जप केला निराहार राहून आणि श्वासाचा निरोध करून एका पायावर उभे राहून त्याने षड्रीपुनं जिंकून शंभर वर्षे तप केले पाषाण व स्थिर राहून त्याने देवीची उपासना केली तेव्हा ती जगन्मातादेवी प्रकट झाली ती म्हणाली वर माग तेव्हा मनू म्हणाला हे विशालाक्षी तुझा जय जयकार असो हे सर्वांतरी तुला नमस्कार असो हे पूजनीय जगज्जननी तुझा कृपा कटाक्षानेच ब्रह्मदेव जग उत्पन्न करतो विष्णू पालन करतो आणि शिव त्याचा संहार करतो शचीपती त्रैलोक्याचे राज्य करतो यम दंडाने प्राण्यांना शिक्षा करतो वरुण जलचरांचे पालन करतो कुबेर निधीचे रक्षण करतो अग्नि नैऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋत्य वायू ईशान शेष इत्यादी तुझ्याच अंशापासून निर्माण झाले आहेत आणि तुझ्या शक्तीमुळेच ते शक्तिमान होतात म्हणून हे वरदायिनी माझ्या सर्व कार्यातील विघ्ने नष्ट होतील असे कर तसेच तुझा वाग्भव मंत्र जपणाऱ्याचे मनोरथ पूर्ण हो तसेच ह्या संवादाचे पठन करणार इहलोकी सुख लाभून मुक्ती मिळव त्यांना पूर्वजन्माचे स्मरण राहो ते उत्तम वक्तृत्व करोत ज्ञान आणि कर्म यांची सिद्धी प्राप्त होवो तसेच पुत्र तुत्रपौत्री वृ हो हे देवी, असा मला वर दे अध्याय पेला समाप्त